पुस्तक मनुबाबा व चित्राणी चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील प्रकरण चौथे सोने परत आले मनुबाबाने पुन्हा दुप्पट जोराने काम करण्यास सुरुवात केली काम करता करता पूर्वीच्या मोरा त्याला एकदम आठवत व त्याचा धोटा तसाच राही परंतु पुन्हा त्याला जोरी गेले तर गेले रात्रंदिवस काम करून पुन्हा मिळू पुन्हा मोहरा जमू पुन्हा रात्री भोजीत बसेल या बुटांनी त्याला कुरवळीन ते सोने हृदयशी धरीन मध्येच तो निराशेचा दुःखाचा सुस्कारा सोडी परंतु पुन्हा निश्चय करून धोटा फेकी आता रात्रीची झोपही त्याने कमी केली आधी त्याला जोप फारशी येतही नसे ते सोने त्याला सारखे दिसे ध्यानी मनी सोने रात्रीसुद्धा तो विनीत बसे रात्री खटक खटक आवाज चाले तुटलेला धागा एखाद्या त्याला रात्री दिसत नसे परंतु तो कष्टाने तो शोधी व स्थान करी सोन्याची बेट म्हणून पुन्हा अशी तपश्चर्या अहोरात्र सुरू झाली काळपुरुष ज्याप्रमाणे जीवनाची विराट वस्त्र दिवस विनित असतो त्याप्रमाणे मनुबाबा दिवस ठाण विनित बसे असे करता करता दिवाळी आली गावात सर्वत्र आनंद होता घरोघर करंजा अनरसे चालले होते प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या रात्रीच्या वेळी हजारो दिवे रांगेने लावले जात होते मोठी मौज दिसे ते सहस्रावधी दिवे पाहून प्रसन्नता वाटे मनुबाबा दिवाळीचे यंदा चार दिवे लावा इतक्या वर्षात लावले नाहीत आज तरी लावा आणि उद्या लक्ष्मी लक्ष्मीपूजन कदाचित उद्या तुमचं गेलेलं सोन परत येईल आपोआप गेलं आपोआप परत येईल असं एखाद्या वेळेस होतं केवळ सोन्यासाठी वेडे नका होऊ असं जणू देवाला तुम्हाला शिकवायचं असेल सोन्यापेक्षा सुंदर अशा पुष्कगोष्टी जगात आहेत नुसतं सोनं जमवून काय कामाचं ते कोणाच्या उपयोगी आलं तर उपयोग नाहीतर दगडनी सोनं सारखीच किंमत ती बाहेर माती पडली आहे तसं तुमचं सोनं घरात पडलेलं होतं देव तुम्हाला शिकवू पाहत होता देव दयाळू आहे कदाचित तुमचं सोन परत येईल हे येवो न येव परंतु चार पंत्या लावा दिव्याच्या ज्योती सोन्यासारख्या झळकतात उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी चार दिवे लावा आणि या सांजुऱ्या वानरसे मी आणले आहेत ते ठेवा राबूसाठी सारं सारं करावं लागतं सण सर्वांचं आहे गरीबी असली तरी सण साजरा करावा थोडं गोडधोड करावं आनंद करावा, करावा। खरं ना मनुबाबा साळूबाई म्हणाले ती निघून गेली दुसरे दिवशी मनुबाबाने खरेच चार दिवे लावले सुंदर पंत्या झळकू लागल्या मनुबाबाने आपली झोपडी झाडून स्वच्छ केली आज गेली लक्ष्मी परत येईल हो येईल माझ्या प्रेमाचे माझ्या श्रमाचे होते ते पैसे त्या माझ्या मोहरा परत ते सारं सोनं परत येईल हे मी हृदयाशी धरीन असे विचार त्या विणकरांच्या मनात गोळत होते गावात लक्ष्मीपूजनाचा महोत्सव सुरु होता दिगंबरायांकडे तर सर्वात मोठा उत्सव या दिवशी त्यांच्याकडे सारे लोक जमत आसपासच्या खेड्यापाड्यातील मित्र येत त्यांची कुळेही येत बैठका घातलेल्या होत्या तक्के लोड होते सुंदर समया तेवत होत्या पान सुपारीची तपके होती मंगल वाद्ये वाजत होती अत्तर गुलाब होते बार वाजत होते दारुकाम सोडले जात होते संपतराय सर्वांचे स्वागत करीत होता दिगंबर राय पूजा करीत होते ठक्सेन त्या वादळाच्या दिवसापासून कुठे गेला तो गेला मेलेली घोडी मात्र आढळली परंतु टक्सेन्याचा पत्ता नाही त्याच्यावर कोणाचे फारसे प्रेम नव्हतेच त्यामुळे तो घरी नव्हता तरी कोणाला रुखरुख वाटली नाही दिगंबर दलपत राय, व त्यांची मुलगी इंदुमती तीही आली इंदुमती होती इंदुमतीप्रमाणे संपतकडे बघत होती त्यालाही आनंद होत होता संपतच्या वडिलांना नमस्कार करून दलपतराय म्हणाले दिगंबर राय लक्ष्मीपूजन तर केलं परंतु घरात गृहलक्ष्मी केव्हा आणणार आमची इंदू तुमच्या संपतलाच द्यायची दोघांचा जोडा किती शोभतो आपण दोघे मातारे झालो या दोघांचे हात एकमेकांच्या हातात देऊ आणि डोळे मिटू दलपत राय माझी हीच इच्छा आहे येत्या मार्गशिष्यात करून टाकू लग्न सारं वेळीच झालं पाहिजे ऐकलंस संपत पिता म्हणाला चला ना बाबा इंदूमती पित्याला म्हणाली अगं आता या घरातच तुला राहायला यायचं आहे इथं रमायचं आहे लवकर चला का म्हणतेस पित्याने विचारले ती लाजते आहे आपल्या बोलण्याने दोघांना गुदगुल्या होत असतील परंतु वरून निराळं दाखवायचं प्रेमाची ही रीतच असते फुल हळूहळू फुलतं लाजत लाजत भीग भीत फुलतं खरं ना दिगंबर राय म्हणाले जगात दिवाळी चालली होती लक्ष्मीपूजने होत होती लाखो पंत्या पाजळल्या जात होत्या जणू आकाशातील सारे तारे पृथ्वीवर आले होते परंतु त्या चार आनंददायक दिवसात जगातील दुःखी जीव काय करीत होते काही दुःख अशी असतात की ती आपण कधीही विसरू शकत नाही उलटटी दुखे अशा मंगलप्रसंगी अधिक तीव्रतेने भासतात ती पानाथ्री एका, एका लहान मुलाला वक्षस्थळाशी धरून ती जात आहे तिच्या अंगावर फाटके लुगडे आहे तिचे हृदय फाटलेले आहे डोळ्यातून पाणी गळत आहे ती तरुण आहे ती सुंदर आहे परंतु तिचे तारुण्य तिचे सौंदर्य कळाही दिसत आहे जगाने तिची वंचना केली आहे कोणीतरी पाप्याने तिला फसविले आहे भोळाजीव ती विश्वासून होती आपला पती आपल्याला एके दिवशी घरी नेईल अशी तिला आशा होती परंतु किती दिवस आशा खेळवायची सुंदर मूल झाले वर्षाचे होत आले तरी पती ना, जगात कसे राहवायचे लोक कुजबुजू लागतात ती टिका कशी सहन करायची आणि निष्पाप म्हणाला तो फारच कष्ट होतात आपले मूल घेऊन ती तरुणी निघाली पायी निघाली चालून चालून तिच्या पायांना फोड आले एका तीव्र भावनेने ती चालत होती आज त्यांच्या घरी लक्ष्मीपूजन असेल मोठा थाटमाट असेल समारंभ होत असेल शेकडो स्त्रीपुरुष आले असतील अशा वेळेस तिथे जाऊन मी उभी राहीन साऱ्या जगासमोर त्यांचं पाप उघडं करीन त्यांच्या अण्दात विष होतील मी गृहलक्ष्मी परंतु मला इकडे ररड होता, मी गरीब घराण्यात असले म्हणून काय झाले गरीबांना का अबरुण असते मी गरीब होते तर आले कशाला के माझ्याजवळ केवळ का माझी कातडी पाहून भुलले किडे मेले दुष्टाई पुरुषांची जात मला पण सूड घेऊ दे साऱ्या जगासमोर त्यांचं हिडी स्वरूप उघडे करते लक्ष्मीपूजनाचे दिवे तेवत असतील प्रकाश पसरला असेल अशा सुंदर प्रकाशात त्यांची कृष्ण वृत्य जगासमोर मांडते जगाला ओढून सांगेन परंतु तिच्या त्या तीव्र भावनेची शक्ती कमी पडली पाय थकले शक्तीने पाय काही वेळ चालत होते परंतु पोटात अन्न नाही पाऊल कसे उचल जाणार बाहेर अंधार पडला किती लांब आहे अजून गाव तिला काही कल्पना नव्हती रायगावातील लोक आता झोपले होते दिवे विजून गेले होते आणि गार गार वारा सुटला होता अंगाला झोपणारा वारा कडाक्याची थंडी अशी थंडी कधी पडली नव्हती मनुबाबा जागा होता त्याने दार उघड ठेवले होते तो पुन्हा पुन्हा दाराशी येई व आपले सोने परत आले का पाहि दारात तो उभराई, राही व शून्य दृष्टीने दूरवर बघे मग तो गार वार अंगाला लागला म्हणजे तो पुन्हा खुर्चीत येऊन पडे परंतु त्याला झोप येत नव्हती त्याच्या पंत्या विझून गेल्या फक्त एक पंती अद्याप तेवत होती मनुबाबाने आता दार लावून झोपायचे ठरविले तो दाराजवळ केला परंतु दार लावण्याची विसरला पुन्हा विचारात मग्न झाला शेवटी तो अंथरणात येऊन पडला परंतु थंडी लागत होती त्याच्या घरात भरपूर पांघरुण नव्हते तो उठला त्याने लाकडे पेटवली त्यांच्यापाशी तो शेकत बसला वीस तो सोन्याप्रमाणे चमकत होता हे आपले सोने असे मनुबाबाला वाटले व तो त्या निखाऱ्यास हात लावणार होता पुन्हा त्याला भान मनुबाबा अशा मनस्थितीत असताना त्याच्या झोपडीपासून थोड्याशा अंतरावर निराळा प्रकार होत होता ती तरुणी अगदी गळून गेली तिची सर्व आशा मिली आता फक्त स्वतः ती मरायची उरली होती तिच्याजवळ एक कुपी होती त्या कुपीतील काहीतरी ती प्यायली मातृप्रेम म्हणत होते पिऊ नको निराशा म्हणे पी जगण्यात अर्थ नाही ते काहीतरी पिण्यापूर्वी तिने आपल्या मुलाला एकदा शेवटचे पाजले तिने त्याचे मुके घेतले नंतर त्या बाळाला तिने आपल्या फाटक्या लुगड्याचा पदर फाडून त्यात गुंडाळली त्याला थंडी लागू नये म्हणून तिने मरता मरता काळजी घेतली नंतर त्या मुलाला दोन्ही हातांनी घट्ट धरून ती चालत होती हळूहळू त्या प्याचा पूर्ण परिणाम झाला किती वेळ चालणार आता एक पायाही उचले ना शेवटी की तेतेस मुलाला घट्ट धरून निजली भू मातेच्या मांडीवर निजली शरीरातील ऊब जात चालली प्रेम जात चालले मुलाला घट्ट धरून ठेवणारे ते तिचे हात आता अलग झाले मुलाकडे प्रेमाने पाहणारे ते डोळे हळूहळू पूर्णपणे मिटले कायमचे मिटले ती माता गतप्राण होऊन पडली ते मूल जागे झाले मा मा, मा मा करू लागले आईचे हात पाहू लागले त्या हाताने स्वतःला पुन्हा घट्ट धरून ठेवावे असे त्या मुलाला वाटत होते परंतु ते हात दूर झाले होते कायमचे दूर झाले होते इतक्यात त्या मुलाचे लक्ष समोरच्या झोपडीतून आलेल्या प्रकाशाकडे गेले ते मूल रांगू लागले प्रकाशाकडे येऊ लागले झोपडीचे दार लावले नव्हते त्या दारातून ते मूल आत आले ते दुसरीजवळ आले गारटलेल्या त्या मुलाला ऊब मिळाली मनूबाबा आपल्याच तंद्रेत होता इतके त्याचे लक्ष त्या मुलाकडे गेले सोन्यासारखे मूल तो पाहू लागला सोने आले असे त्याला वाटले त्याने ते, ते मूल एकदम उचलले ते मा मा, मा, मा करू लागले बोलणारे सोने जिवंत सोने त्याला मिळाले तो लहान मुलाला घेऊन नाचवू लागला त्याने त्या लेकराला धरून ठेवले जणू पुन्हा कोणी घेऊन जाईल ते मूल त्याच्याशी खेळू लागले तो त्या मुलाच्या केसावरून प्रेमाने हात फिरवित होता ती मुलगी होती सुंदर मुलगी डोळे केस टपोरे काळेभोर होते डोक्यावर दाट काळेभोर केस होते अंग कसे गोरे गोरे पाण होते मातीतून खड्ड्यातून ती मुलगी रांगत आली होती मनुबाबाने तिचे पाय चेपले कुठून आलं माझं सोनं सुंदर सोनं असं म्हणून तो त्या मुलीची मुके घेऊ लागला केव्हा उजाडते असे त्याला झाले साळूबाईला ही आनंदाची वार्ता केव्हा सांगू असे त्याला झाले शेवटी ती मुलगी मनुबाबाच्या प्रेमळ हातात झोपी गेली मनुबाबांनाही झोप लागली बाहेर पाखरे किलबिल करीत होती ती लहान मुलगी उठली मा मा, मा मा करू लागली ती दाराकडे निघाली कुठे जाते ही मुलगी तिची आई आहे की काय बाहेर मनुबाबा बाहेर येऊन पाहू लागला तो त्याला दूर काहीतरी दिसले ती चिमणी मुलगी घेऊन तो तिथे गेला तो तिथे एक अनाथ स्त्री मरून पडलेली दिसली मुलगी खाली उतरू लागली मनुबाबाने तिला खाली ठेवली ती लहानगी आईजवळ गेली आईचे हात ती उडू लागली परंतु आज आईचे हात तिला प्रेमाने ओढून जवळ घेत नव्हते ती दूध पिण्याची खटपट करू लागली ती आईचे डोळे उडू लागली मा मा, मा, मा। बोबड्या शब्दाने ती मुलगी आईला जागवू पाहत होती ती आईला हाका मारित होती आई ना उठे ना, ना, ना हसे ती लहान मुलगी रडू लागली आपल्या रडण्याने तरी आई उठेल असे तिला वाटले परंतु आज आई कशानेही उठे ना का झाली कठोर आई मनुबाबाचे हृदय कळवले त्याने मुलीला उचलून घेतले तिने त्याच्या गळ्याला मिठी मारली मनुबाबा तेथून निघाला तो एकदम दिगंबर रायांकडे आला दिगंबर रायांकडची मंडळी आता कुठे उठत होती कोणाची तोंडधुणी होत होती तो, तो सांगण्यात मनुबाबा त्या लहान मुलीला घेऊन उभारायला सर्वांना आश्चर्य वाटले हे काय मुलगी कुठून आणलीत असं उजाडता कोठे आलात अशी का तुमची चर्या काय है हकीकत त्यांना विचारण्यात आले एक अनाथ्री रस्त्यात मरून पडली आहे ही तिची मुलगी ही रांगत माझ्या झोपडी झाली चला लवकर डॉक्टर बोलवा ती स्त्री जिवंत आहे की मेली ते पहा दया करा त्या अनाथरीवर या मुलीच्या आईवर मनुबाबा सदगदईत होऊन म्हणाला दिगंबर अंगणात गर्दी जमली शेजारी पाजारी जमले संपतराय त्या चिमण्या मुलीकडे पाहत होता ती मुलगी घ्यावी असे त्याला वाटले तीसरी श्री जिवंत असेल का त्याने घाबरत प्रश्न विचारला जिवंतपणाची लक्षणं नाहीत परंतु डॉक्टर बोलवा प्रयत्न करून पहा मनुबाबा म्हणाला शेवटी मंडळी निघाली डॉक्टरांना बोलावणे गेले डॉक्टर अजून अंथोरातच होते आता कशाला उजाडत लोक त्रास द्यायला आले असे त्यांना वाटले बाहेर गारवा होता त्यांना सुखनिद्रा साखरजोप लागली होती परंतु लोकांनी हाकारा करून त्यांची झोप मोडली डॉक्टर आदळ आपट करीत आले तो समोर संपतराय दिसले तुम्ही आला आहात वाटतं एवढ्या थंडीत तुम्ही कशाला बाहेर पडलात तुम्ही श्रीमंत माणसं सुकुमार माणसं थंडी बाधाईची मी जातो जाता पाहतो कोण पडला आहे डॉक्टर म्हणाले मीही येतो संपतराय म्हणाले दयाळू आहात तुम्ही तुमचं हृदय थोर आहे अनाथासाठी कोण येणार धावत साळुबाई तेथे येऊन म्हणाली त्या अनाथ श्रीजवळ सारा गाव जमला डॉक्टरांनी नाडी पाहिली प्राण केवास निघून गेले होते अरे रे त्या लहान मुलीला सोडून माता गेली मुलगी जगात तुगडी पडली या मुलीचा आता कोण डॉक्टर म्हणाले मी करीन मनू बाबा ती मुलगी मज्जाव द्या आमच्या घरी तोटा नाही दाई ठेवीन गडी माणसं तिला खेळवतील आंदुळतील द्या ती मुलगी कशी आहे सोन्यासारखी संपतराय म्हणाला नाही मी कोणाला देणार नाही हे माझं सोनं आहे हे माझ्याकडे आलं आहे या मुलीचा आता सार मी करीन मी करीन असे म्हणून मनुबाबाने तिला घट्ट धरून ठेवले तिनेही विश्वासाने त्याच्या गळ्याला मिठी मारली त्याने तिचे मुके घेतले मनुबाबा तुमच्या घरात दुसरा कोणी नाही कसं कराल त्या मुलीचं कोणी विचारले दुसरं कोणी नाही म्हणूनच मला करता येईल सारं लक्ष तिच्याकडे देता येईल मला दुसरा व्याप नाही दुसरे धंदे नाहीत मी या मुलीची आई होईन बाप होईन मी तिचं सारं करीन बाबा म्हणाला हे निदान दहा रुपये तरी घ्या तिला गरम कपडे करा अंथरून पांघरून करा कधी लागलं तर बंचावा मागा मनु बाबा, तुम्ही मुलगी वाढवणार आश्चर्य आहे परंतु वाढवा मी तुमच्या झोपडीत जाली, जरूर तुमची झाली संपतराय म्हणाला या स्त्रीची क्रिया करायला हवी कोणीतरी म्हणाले क्रियेसाठी मी पैसे देतो तुम्ही सारं तिचं करा हे क्या पैसे लागतील तेवढे खर्च करा संपतराय पैसे देत म्हणाला किती थोर तुमचं मन श्रीमंताची मन, जर अशी श्रीमंत असतील तर जगात दुःख विझसणार नाही साळूबाई म्हणाली त्या मातीच्या देहाला अग्नी देण्यात आला मनुबाबा ती मुलगी घेऊन झोपडीत बसला होता माझं सोनं परत आलं हसत हसत परत आलं सजीव होऊन साकार होऊन परत आलं असे तो म्हणत होता त्या मुलीचे पटापट बुके घेत होता व मा, मा, मा करून त्याच्याजवळ हसत खेळत होती